बाळा मी काय सांगतो ते ऐक मी दुःखी आहे हा शेवटचा आधार तूच काय तो आहेस माझा भाऊ खरं महाबाहू दूषण आणि बहीण शिरपणखा जेथे राहत होती ते जनस्थान तू जाणतोस तेथे महाबाहू नरभंस भक्षक त्रिशिरा राक्षस आणि इतरही शूर शस्त्र टाकण्यात कुशल असलेले पुष्कळ राक्षस माझ्या आज्ञेने राहून महाअरण्यात धर्माचरण करणाऱ्या मुनीना विघ्न करीत होते भीम कर्म करणारे शूर नेम धरून शस्त्रे टाकणारे खराच्या मनाला धरून राहणारे चौदा हजार राक्षस आतापर्यंत जनस्थानात राहत असलेले रामाशी युद्ध करण्यासाठी अतिशय तयारीने एकत्र झाले नाना शस्त्राने खरं प्रमुख असलेल्या राक्षसाने प्रहार केले त्या योगे राग येऊन रामाने रामा रणात काहीही कठोर वाक्य न उच्चारता बाणाने धनुष्य उजवले चालवले भयंकर पराक्रमी 14,000 हजार राक्षस धारधार शराने पायावर उभ्या असलेल्या एका मानवाने मारले रणात खर मारला आणि दूषणाला ठार केले त्रिशिरालाही मारून मारून दंडकारणाने निर्भय केले त्याच्या बापाने रागावून याला बायकोसह हकलून दिले त्याचे आयुष्य ते किती या क्षत्रिय कुलकलं ते सैन्य मारून टाकले हा शील नसलेला म्हणून अधर्मात अध, आहित करण्यात आनंद मानणार असाय कारण वैर नसताना वनात केवळ बळाचा आश्रय करून माझ्या भगिनीचे कान आणि नाक काढून टाकून तिला त्याने विद्रूप केले तेव्हा याची भार्याजी देवकन्येसारखी आहे तिला मी जनस्थानापासून पराक्रम करून आणणार आहे या कमी तू माझा सहायक हो तू सहायाला आणि पाठीशी असलास मा, आणि माझे भाऊ असले की मग मी देवादेची पर्वा करीत नाही म्हणून तू माझा सहाय्यकारी हो राक्षसा तू तसा समर्थ आहेस वीर कर्म करण्यात योद्धात डोळे मिटून साहस करण्यात तुझ्यासारखा तूच तु आहेस उपाय करण्यात महाशूर महामाया उत्पन्न करण्यात पटायत आहेस या करता राक्षसा मी तुझ्याकडे आलो आहे माझ्या सांगण्याप्रमाणे जे काम माझ्या सहा करायचे ते ऐक तू सुवर्णाच्या पांढऱ्या ठिपक्याचा मजेदार दिसणार त्या आश्रमात जाऊन सीतेच्या पुढे फिरायचे तुला मृग रूपात पाहून सीता भरत्याला किंवा लक्ष्मणाला याला पकडा खात्रीने सांगेल ते दोघे तेथून निघून गेले की कोणी नसताना मी सहजपणे सीतेला राहू जसा चंद्रप्रभेला हरण करून नेतो तसा कसलाही अडथ न येता हरण करून घेईन मग भारती पळवून नेल्यामुळे दुर्बल झालेल्या रामाला सहजपणे आत्मविश्वासपूर्वक आणि कृतार्थ होईल त्याचे हे रामाविषयीचे पुराण ऐकून महात्म्या मारिच्याचे तोंड सुकून गेले तो मनात त्रस्त झाला आपल्या सुकलेल्या ओठावरून जीप फिरवीत प्राणहीन झाल्याप्रमाणे पापण्या न मिळता रावणाकडे तो टकटक पाहत राहिला भयाने विषण होऊन महावनात रामानं केलेला पराक्रम जाणत असल्यामुळे हात झळून त्यालाही हितकारक असलेले आणि स्वतःलाही हितकारक होणारे वचन तो बोला अरण्यकांडाचा छत्तीसावासग्त